श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग चौसष्टावा श्रीराम म्हणाला हे मुनिश्वरा त्या भिक्षूच्या जीवट ब्राह्मणादी व हंसादि स्वप्न शरीरांचे त्यानंतर काय झाले श्री वसिष्ठ म्हणाले ते सर्वही रुद्राशी मिळून जाऊन ज्ञानी झाले त्या रुद्रांशांनी परस्परांचे पूर्वात संसार पाहिले आणि कृतकृत्य झाल्यामुळे ते सुखी होऊन राहिले ते सर्व कौतुक पाहण्यासाठी प्रथम प्रवृत्त झालेल्या रुद्राने त्या पूर्वोक्त सर्व मायेला जीवटाधिकांच्या संसार स्थितीला पाहून पुन्हा त्या आपल्या अंशांना त्याच संसार स्थितीस पाठवले श्री रुद्राने म्हटले तुम्ही आता सत्वर आपापल्या स्थानी जा तेथे आपापल्या कुटुंबासह काही काल भोग भोगून माझ्याशी याल व मदंश माझे गण व माझ्या नगरांची भूषणे व्हाल त्यानंतर महाप्रलय झाला असता आपण सर्व त्या परमपदास प्राप्त हो श्री वसिष्ठ म्हणाले तो भगवान रुद्र असे बोलून अंतर्धान पावला त्यावेळी त्या सर्व रुद्रातील अंत्य रुद्रसंसाराचे जे साक्षी चैतन्य होते ते जागरा होतो। काही काळ संसार करून देहत्याग करतील आणि रुद्र लोकास प्राप्त होऊन उत्तम गण होतील एखाद्या वेळी ते आकाशात तारकांच्या आकारानेही दिसतील श्रीरामाने विचारले भिक्षूच्या संकल्परूप असे जे जीवट सत्यत्वास कसे प्राप्त झाले संकल्पन्य पदार्थात सत्यता कोठची श्री वसिष्ठ म्हणाले संकल्पातील अधिष्ठान सत्यता असते यासाठी अध्यस्थ अंशातील संकल्पाची सत्यता तू विवेकाने टाक संकल्पित अर्थ सत व असत अशा दोन अंशाने युक्त असतो यातील जे रूप पूर्व व उत्तरकालीन नसते तेच असत होय ते नाही पण त्याचे अधिष्ठान जे सत ते ज्याच्याशी सर्वात मरूप आहे त्या अर्थी ते आहे त्याच्या सत्तेनेच जीवाच्या अदृष्टानुसार पदार्थ उत्पन्न होतात व त्याच्या सत्तेनेच ते जरी कल्पित असले तरी व्यवहार करण्यास समर्थ होतात जे स्वस्वप्नात दिसते व जे संकल्पाने पाहिले जाते ते त्रिकाली असणारे जे सत अधिष्ठान तद्रुप होऊन देशकाल रुपाने निराळा असलेला जो पाटलिपुत्रादी देश तो तेथे जरी विद्यमान असला तरी गमन करणे मन व चुरादी इंद्रिय यांचे पटुत्व दिवस काल वगैरे कारण समूहा प्राप्त होत नाही त्याप्रमाणे स्वप्न गृत व सुशुप्ति मध्यावस्थेपुर प्राप्त हो चित्सा कोशासना जीवन उदान जसेजसे पर सम्र विषयत्वास चित्त प्राप्त होते वासना तिला दृश्य भूला कारण ती सर्वत्मक का स्वप्नती संकल्प ज्यादा दशे प्राप्त होते ती दशा आता मी सांगतो ऐक अत्यंत अभ्यास व योग यांच्या परिपाका संकल्पित वस्तू प्राप्त होत नाही पण ज्या ईश्वराच्या योगविज्ञान दृष्टी सिद्ध झालेल्या आहेत ते शंकराधी सर्व सर्वत्र पाहतात माझ्या असलेली ही वस्तू नुसत्या संकल्पानेच मला मिळू शकत नाही कारण इष्टवस्तूचा एकाग्र व अनन्य मनाने संकल्प केला सोचती मिळते मनाची एकाग्रता नसल्यास ते अनेक विषयांमध्ये आशक्त होऊन भ्रष्ट होते त्यामुळे ते सत्य सत्यसंकल्प नाहीसे होते पण जो एकनिष्ठ असतो त्याचे सर्व अभिमत कार्य सिद्ध होते कारण जो दक्षिण दिशेकडे जावेयास निघालेला त्याला उत्तर दिशा कशी प्राप्त होणार जे संकल्पित अर्थामध्ये अनन्यत्वाने तत्पर होतात त्याना संकल्पार्थ प्राप्त होतो पुढे दिसेल त्या पदार्थामध्ये जे आसक्त होतात त्यांना पुढे स्थित असलेला पदार्थ दिसतो मात्र पण तो पुढे स्थित असलेला पदार्थ पूर्वीच बुद्धीमध्ये स्थित असलेला पदार्थ या दोघांनाही प्राप्त होण्याची जो इच्छा करतो त्याचे मन एकनिष्ठ नसल्यामुळे तो आपल्या उभय संकल्पाने त्या दोघांचाही नाश करतो भिक्षूचा जीव एकनिष्ठ होता म्हणून तो रुद्रत्वास सर्व प्रकारे प्राप्त झाला वो प्रसिद्ध रुद्राप्रमाणेच सर्वज्ञ होऊन राहिलेल्या त्याने सर्व त्याच्याप्रमाणेच संपादन केले एक भिक्षू व शेवटचा रुद्र यांच्यातील जे अठ्याण्णव जीवटाधिक भिक्षु संकल्पित जीव त्यातील प्रत्येक ज्या अर्थी निर्नराळा होता व त्यातील प्रत्येकाचे जगत ही पृथक पृथक होते त्याथी रुद्राला जे ज्ञान होते ते त्यांना नसल्यामुळे ते एकमेकास पाहत नव्हते त्यामुळे ते अप्रबुद्ध जीव होते रुद्राच्या इच्छेनेच त्यांनी परस्परांचा निरनिराळा संसार पाहिला आणि त्याच्या इच्छेनेच ते या जगात रुद्ररूप व बहुरूप होतात त्यातील प्रत्येकाला जो निरनिराळा संसार दिसतो त्याचे कारण त्यातील प्रत्येकाची इच्छा मी येथे विद्याधर होईन मी येथे पंडित होईन असे एकच ध्यान केले असता त्याचे साफल्य होते अन्य जीवांची ही क्रिया अशीच सिद्ध होते याविषयी हा जीव धारणा ध्यान इत्यादी यज्ञांच्या अनुसार स्वतःला इष्ट असलेले सर्व म्हणजे एकत्व बहुत्व मूर्खत्व पांडित्य देवत्व मानुषत्व इत्यादी देश काल क्रिया यांच्या क्रमाने किंवा एकाच वेळी करण्यास समर्थ आहे कारण हा जीव वस्तुत अनंत आहे त्यामुळे त्याला सर्व शक्ती आहे आणि ज्या अर्थी हा एक, एक देहाभिमान लक्षण अनंत परिच्छेदाने युक्त झाला आहे त्यामुळे त्याला एका कार्यमात्राची शक्ती आहे त्या शक्तीच्या स्वभावानुसार याचा ते, ते कार्य करण्याचा स्वभावही नियत आहे म्हणूनच प्राण्यांच्या कर्मानुसार स्वर्गनरकादी अनेक अनर्थरूप सर्गाच्या आकाराने विकास पावणारा व सर्व प्राण्यांच्या संहाराने प्रलयरूपाने संकोच पावणारा जगदीश्वर हिंसाप्रयुक्त वैषम्य निर्घुणता दोषरहित आहे कारण या सर्व जीवसंघ हा सर्व जीवसंघ स्वतः जे इच्छितो तेच त्याला त्याच्या इच्छेच्या अनुसार ईश्वराच्या संकल्पामुळे प्राप्त होते त्यामुळे ईश्वर कोणाचेच काही अनिष्ट करत नाही तो देश काल इत्यादीच्या अनुसार प्राण्यांवर अनुग्रह करणे व त्यांचा निग्रह करणे एकद्रूप क्रीडादिकांच्या अधिकाधिक क्रियाक्रमाने प्राणी जे जे इच्छतात व जसाजसा प्रयत्न करतात तसेच तो करतो योगिनी स्त्रिया व योगी येथे स्वगृहात किंवा जेथे इच्छितात तेथे नानादेहाच्या कल्पने रहता। ते या लोक किंवा परलोकी एका अशा प्रकारचे योगी चरित्र अनेक वेळेला अनुभवास आलेले आहे कार्तवीर सहस्रार्जून आपल्या घरात असतानाच चोरादी पापी जनांना पाप करताना पुढे दिसत असे व त्यांना भीती दाखवून त्यांचे शासन करीत असे विष्णू सागरात असतानाच भूलोके अवतार घेऊन धर्मरक्षणादी व्यवहार करतो योगिनी स्वर्गलोकी योगिनींच्या समुदायात असतानाच भूलोकी पशुपेय इत्यादी आणाव्याच जातात इंद्र स्वर्गातील आपल्या स्थानावर बसलेला असतानाच यज्ञातील हारुविभाग घेण्यासाठी भूलोकपी यज्ञमंडपात जातो जनार्दन या रामावरात रामावतारात जनस्थानात राक्षसा एक होतो मनुष्य घेतो होतो व कौरवांच्या सभेत दुर्योधनादिकांना मोह पाडण्यासाठी सहस्र रूप होतो तो अंशावतार घेतलेल्या देवादिकांशी क्रीडा करून जगाची स्थिती करतो तो एकटाच एकाच वेळी सोळा सहस्त्रकांत उपभोग घेतो तो कसा तर निमीराज शी, शी सर्व नेत्रात राहतो व एकाच वेळी सर्वांच्या नेत्रांची उघडझाप करतो त्याप्रमाणे ते भिक्षूंच्या संकल्पामुळे झालेले जीवट ब्राह्मणाधिक रुद्राच्या अनुज्ञेने आप आपल्या संकल्पुरीस गेले तेथे ते चिरकाल भोग व त्यानंतर ते गण त्यावेळी ज्यांना बहुरत्न स्तबक आहेत अशा प्रफुल्लित नवकल्पलता गृहात त्याचप्रमाणे नाना प्रकारच्या भुवनात कल्याण रूप कैलास वैकुंठ ब्रम्हलोक इत्यादी पुरात व नगरात रुद्रासह वर्तमान विहार करणारे असे होऊन गीतवाद्य नाट्य इत्यादी काशल असलेल्या विद्याधिरींमध्ये अमरांना वंदे होऊन राहिले श्री वासिष्ठ महारामाणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे चुषष्टीतम सर्ग श्रीराम